पहिला अध्ये राजा क्षिताला शृंगीऋषीचा सूत उवाच यो वैद्रोण्यस्त्र यमा तुरुदरे मृत अनुग्रहाद्गवत कृष्णकर्म सूत म्हणाले अद्भुतकर्मे कर्णाऱ्या भगवान श्रीकृष्णान्च्या कृपेणी राजा परीक्षिततेच्या गर्भा अश्वत्थ्याम्याच्या ब्रह्मास्त्राने जळूनही मरण पावला नाही ब्राह्मणाच्या शापाने त्याला दंश करण्यासाठी तक्षक आला त्यावेळी तो भयभीत झाला नाही कारण त्याने आपले चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पित केले होते त्याने सर्वाची आसक्ती सोडली गंगा जाऊन बसून श्री शिकदेवांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून भगवंतांचे स्वरूप जाणून आपल्या शरीराचा त्याग केला जे लोक भगवान श्रीकृष्णांच्या कथन करीत राहतात त्या कथानृताचे नेहमी पान करतात आणि त्यांच्या कमलांचे स्मरण करतात त्यांना अंतकाली जोपर्यंत पृथ्वीवर अभिमन्युपुत्र महाराज परीक्षित सम्राट होते तोपर्यंत सर्वत्र राहुंनी कलीचा काही प्रभाव पडला नाही ज्या दिवशी ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीचा त्याग केला त्याचवेळी अधर्माचे मूळ कारण असलेले कलियुग आले होते भ्रमरासारखे सार ग्रहण करणाऱ्या सम्राट परीक्षिताने कलीचा द्वेष केला नाही कारण कलियुगाचा एक गुण आहे की कलियुगात केवळ संकल्पाने पुण्यकर्माचे फळ मिळते परंतु पापकर्माचे फळ संकल्पाने नव्हे तर प्रत्यक्ष शरीराने केल्यावरच मिळते लांडग्याप्रमाणे ग्र, मोहग्रस्त लोकांवर पराक्रम गाजवणाऱ्या आणि निश्चयी पुरुषांना भिणाऱ्या कलीला काय किंमत आहे धर्महीन मनुष्यांना मात्र आपल्याकडे आकर्षण घेण्यासाठी हा नेहमी तत्पर असतो ऋषींनो आपण विचारलेले भगवंतांच्या कथानीयुक्त असे राजापरीक्षिताचे पवित्र चरित्र मी आपण सांगितले वर्णन करण्यासारखी मोठमोठी कृत्ये करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचे गुण आणि लीला यांचा संबंध असणाऱ्या जितक्या कथा आहेत त्या सर्वांचे कल्याण इच्छिणाऱ्या पुरुषांनी सेवन केले पाहिजे ऋषी म्हणाले सूत महोदय आपण दीर्घायुष्य आपणास दीर्घायुष्य लाभ कारण जन्म मृत्यूच्या प्रवाहात पडलेल्या आम्हा लोकांना आपण भगवान श्रीकृष्णांच्या अमृतमय उज्ज्वल कीर्तीचे श्रवण घडवित अनेक यज्ञांच्या धुरामुळे आपले शरीर धुसर झाले आहे असे असूनही या कर्माचा काही भरोसा नाही अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे मधुमधुर अमृत आम्हाला पाजत आहात प्रेमी भक्तांच्या क्षणवर झालेल्या सत्संगाची स्वर्ग किंवा मोक्षाशी सुद्धा तुलना केली जाऊ शकत नाही मग तुच्छ सांसारिक उपभोगांची काय कथा महापुरुषांचे एकमेव जीवन सर्वस्व असलेल्या श्रीकृष्णांच्या कथानी कोणता रसिक तृप्त होईल सर्व प्राकृतगुणांच्या पलीकडे असलेल्या त्या भगवंतांच्या गुणसमुच्च्च्च्च्चयाचा ब्रह्मा शंकर इत्यादी योगेश्वरांनाही अंत नाही हे विद्वन्न आपण भगवंतानाच अढळस्थान मानित आहात म्हणून आपण सत्पुरुषांचा एकमात्र आश्रय असलेल्या भगवंतांच्या उदार आणि विशुद्ध चरित्राचे आमच्यासारख्या श्रद्धाळू श्रोत्यांसाठी विस्तारपूर्वक वर्णन करावे भगवंतांवर प्रेम असणाऱ्या बुद्धिमान परीक्षिताने शुकदेवानी केलेल्या ज्या ज्ञानाच्या उपदेशाने मोक्षस्वरूप भगवंतांच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेतली आपण ते ज्ञान आणि परीक्षिताचे परमपवित्र उपाख्यान यांचे वर्णन करा ज्यामध्ये कोणतीच गोष्ट गुप्त राहिलेली नसेल आणि भगवतप्रेमाच्या अद्भुत योगनिष्ठेचे निरूपण केलेले असेल शिवाय ज्यात भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच वर्णन केलेले असेल असे प्रसंग भगवंतांच्या प्रिय भक्तांना ऐकण्यात फारच आनंद वाटतो सूत म्हणाले अहो विलोम जातीमध्ये म्हणजे उच्च वर्णातील माता व कनिष्ठ गोळातील पिता यापासून जन्म होऊनही महात्म्या पुरुषांची सेवा केल्यामुळे आज आमचा जन्म सफल झाला कारण केवळ महापुरुषांशी संवाद केल्यानेही कनिष्ठ कुळात जन्म घेतल्याची मनोव्यथा तत्काळ नाहीशी होते भगवंत हेच ज्याचा एकमात्र आश्रय आहेत अशा सत्पुरुषांबद्दल तर काय बोलावे भगवंतांची शक्ती अनंत आहे ते स्वतः अनंत आहेत आणि त्यांच्या अंगी वसणाऱ्या अनंत गुणांमुळेच त्यांना अनंत असे म्हटले जाते भगवंतांच्या गुणांशी बरोबरी जर कोणी करू शकत नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक गुणवानन्य कोण असू शकेल गुण की विशेषत समझने संगने से पुरेसे है कि ज्चार प्राप्ति साथी प्रार्थना करना ब्रह्मादिदेव सोड़ी सोडून की इच्छा न करता ही लक्ष्मी भगवंता चरणकमल अजा से सवन करीत ब्रह्मदेवा ने भगवंता से चरण धुना जे पानी समर्पित के लिए होते पखात निघुन गंगे रूपाने वहू लगले हे महादेवा सहित सर्व जगाला पवित्र करीत है अशा स्थिति या त्रिभुवना श्रीकृष्ण व्यतिरिक्त भगवान्दाला दुसरा कोण पात्र हो श ज्यांच्या प्रेमाची प्राप्ती करून घेऊन धैर्यवान पुरुष निकोचपणे शरीर घर इत्यादीची आसक्ती सोडून देतो आणि अंती ज्या अवस्थेत कोणालाही कष्ट न देणे आणि सर्व दृष्टीने शांतीचा अनुभव घेणे हाच धर्म असणाऱ्या परमांस आश्रमाचा म्हणजे संन्यासाचा स्वीकार करतो सूर्यासमान तेजस्वी असणाऱ्या महात्म्यांना आपण मला जे काही विचारले ते मी आपणास माझ्या कुवतीनुसार सांगत आहे जसे पक्षी आपापा शक्तिनुसार आकाशात उड़ता तसे विद्वान लोक सुधापुनुसारीकृष्ण लीला एक राजा परीक्षित धनुष्य शिकारी सा वना पशु धावता धुवता तो थकुन गतिशय तहान भूक लग जु जलाशय दिस जवर ऋषि आश्रम ग तेथे पाहिले की एक ऋषी डोळे बंद करून एका आसनावर चित्ताने बसले आहे इंद्रिये प्राण मन आणि बुद्धी यांचा निरोध केल्याने ते बाह्य जगापासून निवृत्त झाले होते जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडील अशा निर्विकार ब्रम्हरूप तुरीय अवस्थेत स्थिर झाले होते विस्कटलेल्या जटांनी आणि कृष्णमृगाजनाने त्यांचे शरीर जवळजवळ झाकले होते ने गसा कोरडा पडला असल्यामुळे राजा परीक्षिताने तशा अवस्थेत नाही भूमीवर बसा असेही कोणी म्हणाले नाही तर अर्धे आणि आदरयुक्त मधुरूण कुठून मिळणार तेव्हा आपला अपमान झाला असे वाटून राजाला राग आला शोनका राजा भूक आणि तहने व्याकुळ झाला होता म्हणून त्याने लगेच त्याच्या मनात त्या ब्राह्मणाविषयी ईर्षा आणि क्रोध उत्पन्न झाला असा प्रसंग त्याच्या जीवनात पहिल्यांदा तेथून परत जाते वेळी क्रोध विवश होऊन त्याने धनुष्याच्या टोकाने एक मेलेला साप उचलून ऋषींच्या गळ्यात अडकवून तो राजधानीकडे निघून गेला परिक्षितीच्या मनात असे आले की याने डोळे मिटले आहेत त्या अर्थी खरोखरच इंद्रिया आवरून घेतली आहेत काय राजाशी आपल्याला काय कर्तव्य आहे असे मानन खोटे खोटेच समाधीचे सोंग घेतले आहे त्या शमीक मुनींचा पुत्र मोठा तेजस्वी होता तो इतर ऋषिकुमारांसह बाजूला खेळत होता त्याने जेव्हा ऐकले की राजाने आपल्या पिताशी असभ्यवर्तन केले आहे तेव्हा तो म्हणाला उष्टयान्न खाणाऱ्या कावळ्यांप्रमाणे पुष्ट झालेल्या लोकपालांचा केवढा हा अन्याय दरवाजावर पहारा देणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ब्राह्मणांचे दास असूनही आपल्या धन्याचाच हे तिरस्कार करतात ब्राह्मणांनी क्षत्रियांना आपले द्वारपाल बनवले आहे त्यांनी दरवाजावर उभे राहून संरक्षण केले पाहिजे घरात घुसून भांड्यातील अन्न खाण्याचा त्यांना अधिकार नाही अधर्माने वागणाऱ्यांना शासन करणारे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेल्यामुळे मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांना आज मी शासन करतो माझे तपोबल पहाच आपल्या सवंगड्याना अशा प्रकारे सांगून क्रोधाने लाल भडक झालेल्या त्या ऋषिकुमार डोळे झालेल्या त्या ऋषिकुमाराने कौशिकी नदीच्या पाण्याने आचमन करून आपल्या वाणी रूप व्रज्राचा प्रयोग केला कुलाला कलंक झालेल्या या परीक्षिताने माझ्या पित्याचा अपमान करून आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे सबब माझ्या शापाने याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक सर्पदंश करील यानंतर तो बालक आपल्या आश्रमात आला आणि आपल्या पित्याच्या गळ्यातील साप काढून त्याला अतिशय दुःख झाले व तो धाय मोकलून रडू लागला मुनी आपल्या पुत्राचे रडणे ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले आणि पाहिले तर आपल्या गळ्यात एक मेलेला साप आहे सापाला फेकून देऊन त्याने आपल्या मुलाला विचारे पुत्रा तू का रडत आहेस कोणी तुझा अपमान केला काय असे विचारल्यावर मुलाने सर्व हकीकत सांगितली राजाला दिलेल्या शापाची कहाणी ऐकून ब्रह्मर्षी शमिकाने मुलाचे कौतुक केले नाही कारण त्यांच्या दृष्टीने परीक्षिताला शाप देणे योग्य नव्हते ते म्हणाले अरे मूर्खा तू मोठे पाप केलेस त्यांच्या लहानशा चुकीसाठी तू त्यांना एवढे मोठे शासन केलेस याचा मला खेद होत आहे तुझी बुद्धी अजून अपरिपक्व आहे भगवत स्वरूप राजाला तू सामान्य माणूस समजणे योग्य नव्हे कारण राजाच्या अशह्य तेजामुळेच प्रजा सुरक्षित आणि निर्भय होऊन आपले कल्याण करून घेते ज्यावेळी राजाचे रूप धारण करणारे भगवंत पृथ्वीवर दिसणार नाहीत त्यावेळी चोरांची संख्या वाढेल आणि असुरक्षित बोकडांच्या कळपाप्रमाणे एका क्षणात लोकांचा नाश होईल राजाच नाहीसा झाल्यावर धनिकाधिकांची चोरी करणारे चोर जे पाप करतील त्यांच्याशी आपला काही संबंध नसूनही ते आपल्यालाच लागू होईल कारण राजा नसेल तर चोरडाकूंची संख्या वाढते ते आपापसात आप मारपीट शिव्याशाप देणे इत्यादी करतात इतकेच नवे तर पशु स्त्रिया आणि धनसंपत्ती यांची लोट करतात त्यावेळी लोकांचा वैदिक वर्णाश्रमाचार युक्त आर्यधर्म लुप्त होतो संपत्तीचा लोभ आणि कामवसनेच्या आहारी जाऊन लोक कुत्री आणि माकडांप्रमाणे वर्णसंकर करतात सम्राट परीक्षित तर मोठे यशस्वी आणि धर्मधुरंधर आहे ते त्यांनी से अश्वमेधी यज्ञ केले आहेत आणि ते भगवंतांचे प्रिय भक्त आहेत तेच राजर्षी तहान भुकेने व्याकुळ होऊन आपल्या आश्रमात आले होते त्यांना आपण शाप देणे कधीही योग्य नाही या अज्ञान बालकाने आपल्या निष्पाप सेवक असलेल्या राजाचा अपराध केला आहे सर्वांतरात्मा भगवान याला क्षमा करोत भगवंतांच्या भक्तामध्येही बदला घेण्याची शक्ती असते परंतु ते दुसऱ्यांनी केलेला अपमान फसवणूक शिव्या शाप देणे अधिक्षेप करणे आणि मारहाण करणे यासारख्या गोष्टींचा कधी बदला घेत नाही महामनी शमिकांना पुत्रांनी केलेल्या अपराधाचा मोठा पश्चाताप झाला राजापरीक्षिताने त्यांचा जो अपमान केला होता त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही महात्म्यांचा स्वभावच असा असतो की जगातील दुसरे लोक जेव्हा त्यांना सुख दुःखरुपी द्वंद्वात पडतात तेव्हा ते सहसा आनंदित आणि व्यथित होत नाही कारण आत्म्या ते गुणांचा गुणाच्या पलिकडेले आहे हे त्याला माहितीस्ते प्रायशस साधवो लोके परेर्वंद्व योजिता न्यथांतीन हृष्यती यत्मा यत गुणाश्रयमद्भागवते महापुराणे पारहंस्या संहिता प्रथमस्कंदे विप्रोपल नाम अष्टादशोध्याय श्रीकृष्णामस्त